आला आला आला अहो काय आला।, आला आला आवाज रेडिओ सात पॉइंट आठ एफ एम मिळवा माहिती आणि रंजन त्याला म्हणतात पुनेरी आवाज त्याला म्हणतात पुनेरी आवाज पुणेरी आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपने स्टेशन, FM, FM 107.8 स्वागत है एक मुलाकात एक मुलाकात कार्यक्रम ऐसी आज खास पाने आशा सुरेश चौगुले जे स्थाई रहाटनी एक विशेष महिला आहेत आणि खास त्यांची वेगवेगळ्या हॉबीज हो आहेत त्यांच्याबद्दल आपण आज जाणून घेऊ त्यांच्याकडून तर आपण सर्वांतर्फे आशा सुरेश चौगले यांच्या एक मुलाखत कार्यक्रममध्ये खूप खूप स्वागत आहे नमस्कार सर धन्यवाद मला हे याच्यामध्ये बोलावल्याबद्दल <laughs> <laughs> तर आशाजी कशा आहेत तुम्ही मस्त <laughs> मस्त आहेत <है ता? laughs> तर आता खूप ऊन उपाय आपला मौसम चेंज झाला तर तुम्हाला कसं वाटतं मोसम बघून मोसम बघून तर असं वाटतं की बाहेर तर पडायलाच नको वाटते ऊन बघूनच घरात बसावं असं वाटत मग बाहेर जायचं असेल तर कसं का काय तुम्ही त्याच्या नियोजन करता बाहेर जायचं असेल तर पहिल्यांदा सगळं पॅक व्हायचं <laughs> त्यानंतरच बाहेर पाण्याची बॉटल ठेवायची जवळ मग कुठे बाहेर जायचं तिकडे जायचं <laughs> तसं नाही पाणीशिवाय बाहेर पडू शकत नाही आपण <laughs> जेव्हा तुम्हाला स्वतःला कुठे जायचं मार्केटला वगैरे तर तुम्ही दुपारी जाणार का सकाळी किंवा संध्याकाळी सकाळी एक सकाळी नाही तर कमी झाल्यानंतर संध्याकाळी तोपर्यंत मधी नाही शाळेत मुलं वगैरे जातात तेही तुम्हाला ऐकत असेल तर त्यांना तुम्ही काय सांगणार उन्हा मी एवढंच सांगू शकते की बाबा आता उन्हाचे जे आहेत चटके झळा जे आहेत आजकालच्या मुलांना सोसत नाहीये मग शाळेत जात असताना डोक्याला टोपी पाण्याची बॉटल जितकं काय आपल्याला म्हणजे उन्हापासून वाचवण्यासाठी जे काय करता येईल तेवढं मुलांनी करावं आणि उन्हा खेळून येवढच मी सांगू शकते मुलींनाही तेच करावं लागेल मुलींना काही स्कार्फ बांधावं लागेल टोपीऐवजी स्कार्फ बांधावं लागेल चला जी खूपच आपण गप्पा करतोय आज आणि एक विचारायचं म्हणजे आपला जीवनामध्ये सुरुवात कुठून होतो की आपण जिथे जन्मलोय त्या गावाचा त्या गावामध्ये आपण अपन आपल्या आई वडिलांबरोबर राहतो किंवा तिकडचं जे परिसर आहे आपण आता इकडे शहरामध्ये राहून झालं की आपल्याला आठवण येते सुट्टीच्या दिवसात है ना समर वेकेशन मध्ये आपण आठवण करतो तर तुमचं जन्मस्थान कुठलं आहे जन्मस्थान जिल्हा कोल्हापूर तालुका करवीर करवीर तालुक्यामध्ये देवाळी गाव माझं जन्मस्थान आहे माझा जन्म तिथं झालेला आहे माझे वडील पंडित आई माझी सोनाली माझी शाळा ही तिथं बालपण ही तिथंच पण मला शहरापेक्षा खेड्यात जास्त आवडतं <laughs> कारण शहरात कोंड कोंडी भरपूर आहे तसं खेड्यामध्ये कोंडी नाहीये खेड्यामध्ये सगळी मोकळी खवा जेवढं शहरामध्ये आपण जे म्हणजे दूषित हवा म्हणा काय म्हणा सगळे डुप्लिकेट आहेत आपल्या शहरामध्ये तसं खेळण्यामध्ये नाहीये आपले तर एक विचार म्हणजे ज्यावेळी जा, तुम्ही शाळेत वगैरे शिकत असता एकदम बालपणाचा म्हणजे एक, बाल एक वेगळंच आपला आनंद असतो शाळेत जाण खेळणं हे सगळे आणि टीचरांशी बोलणं वगैरे थोडस शाळेची आठवण काय काय तुमचं मेमरीमध्ये आता आठवण येते ते अजूनही माझ्या संपर्कात माझे सगळे शिक्षक आहेत मी थोडक्यात माझे शिक्षक जे संपर्कात आहेत त्या संप शिक्षकांची नावं सांगते प्रवीण आंबोळे हे आमचे गणिताला होते भागाजी मॅडम हे गणिताला होते पाडेकर सर इंग्लिशला होते ए पाटील सर इतिहासला होते कळंतर सर मराठी हिंदी घ्यायचे टिपुगडे मॅडम आमचे भूगोल घ्यायचे आणि भाटले सर आमचे सायन्स घ्यायचे पण आख्या वर्गामध्ये मी एक नंबर मी आगाव होते <laughs> इतकी आगाव होते पण कधी मी आई वडिलांना कधी शाळेपर्यंत नाही आणले जे काय असेल वर्गामध्ये मी आगावपणा करायचे आणि तिथंच मिटवायची पण घरापर्यंत कधीही जाऊ द्यायची नाही <laughs> कधीच <कदीश> नाही <laughs> <laughs> एकदा तर मी असे केले होते मला वाटतं सातवीला मी मला म्हणजे मार्क्स कमी पडले होते आणि शिक्षकांनी मला वर घातले होते म्हणजे वर घालत असताना कसं लाल पेनाने आपल्याला हे करतात मार्किंग करतात मला माहिती होतं मला आता कमी मार्क्स पडणार आहेत घरी गेले तर मला कोणीतरी काहीतरी बोलेल म्हणून मी घरी येऊन येताना खिश्यातून ब्लेडपण घेऊन आले होते आणि ते ब्लेडपण त्या ब्लेडपणने आहे ना मी ते वर घातलेले जे होते ना ते प्लस प्लस होते ना ते <laughs> मी खोडून टाकलं होतं आणि वर वर घातली म्हणून त्या अक्षर खोडून टाकलं होतं आणि ते मी एसरांना पकडले गेले होते आणि माझं बघून माझ्या पाठीमागच्या मुलीनी पण केलं होतं बरेच मुलीने केलं होतं ते अशी म्हणजे मी शाळेत एक नंबर खोडकर होती म्हणूनच आले <laughs> मोठ स्कॅम झाला <laughs> <laughs> मग त्यावेळेस मात्र वडिलांच्या कानावरती गेलो होत आमच्या पण बाबांनी मला समजावून सांगितलं बघा असं नाही करायचं झालं झालं जे काय असेल ते असेल परतच्या वेळेस व्यवस्थित अभ्यास कर व्यवस्थित परीक्षा दे बस त्याच्यानंतर नाही काय केलं पण कधीच आई वडिलांना शाळेपर्यंत कधी मी घेऊ घेऊन आले नाही <laughs> कधीच नाही पण एक नंबर आगाव होते एवढं मला आठवते एक विचारायचं म्हणजे आई वडील आणि फॅमिलीमध्ये जेवढे लोक होते त्याच्यातून तुम्हाला जास्ती करून एक म्हणतात ना आपलं प्रेम कोणा ते <laughs> वडिलांवरती कारण माझ्या वडिलांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं होतं आणि ऍक्च्युली असं झालं होतं वडिलांच्याकडे आमच्या काहीच नव्हतं ते नुसतेच म्हणजे स्वतःच्या पायावरती उभे होते आणि वडिलांच्या आमच्या त्यांच्या जीवावरती पाच सहा लोक होती त्यांचे दोन भाऊ दोन बहिणी आई हे म्हणजे हे सगळेजण होते आणि वडील वडील आमचे नुसतंच मोठे झाले होते तेवढ्यात त्यांचे वडील एक्सपायर झाले म्हणजे माझे आजोबा एक्सपायर झाले त्यानंतर वडिलांच्यावरती जबाबदारी आली मग वडिलांच्यावरती जबाबदारी आल्यानंतर वडिलांनी स्वतःच्या पायावरती उभं राहून सगळ्या गोष्टी केल्यात माझ्या वडिलांचा ॲक्सेटनही झाला होता त्यातूनही बरं झाले त्यावेळी आमच्या वडिलांना पैशाची खूप गरज होती घरातल्या लोकांना लोकांची आधाराची गरज होती पण त्यावेळेस आमच्या नातेवाईकांनी म्हणजे आधार कुणी दिला नाही शक्यतो करून सगळेजण पळवाट काढले आज माझे वडील स्वतःच्या पायावरती उभे आहेत दोन तीन मुलांना शिकवलं त्यातली मी कमी शिकले पण माझ्या दोन भावांना व्यवस्थित शिकवून व्यवस्थित त्यांनी आज लावलेले आज वडील आमचे म्हणजे गावामध्ये आज आमच्यात आमच्या कास्टमध्ये आमच्या समाजामध्ये वडील आमचे परफेक्ट आहेत आज लहान भाऊ माझा औरंगाबादला आहे जेडपीमध्ये जॉबला आहे मोठा भाऊ माझा तिथंच कॉलेजला आहे तो नाही गावातच तिथे गावाच्या शेजारीच आहे तो सर्व्हिसला तिथेच आहे शेती वगैरे हो सगळे आता आहे माझी आई शेती करते वडीलही शेती करतात वडील कॉन्ट्रॅक्टर होते आता जर असं हे झालेले अच्छा अच्छा अच्छा तर वडिलांना आपण आठवण केलं तर त्यांच्याबद्दल प्रेमाने कोणतं गाणं तुम्ही डेडिकेट करणं इच्छितो मार्फत मी वडिलांना जर आठवण जर करायचं झालं तर मी लग्न करून येत असताना मी ऐकलेलं नाहीये पण मला माझ्या भावंडांनी सांगितलेलं आहे लग्न करून मी ज्यावेळेस मी गाडीमध्ये बसलो होतो त्यावेळेस ती बाबूजी बाबुलजी का ते जे गाणं जे होत ते गाणं आहे ना त्यांनी हे केलं होतं स्वतः कॅशेट लावलं होतं आणि खटवर बसून ते रडत होते आणि हे मला नंतर मी पाच दिवस ज्यावेळेस गेले त्यावेळेस मला म्हणजे सगळ्यांनी सांगितले की बाबा तू ज्या निघून गेलीस त्यावेळेस हे गाणं लावलं होतं त्याच्या एक लाईन तुम्ही म्हणणार का <laughs> आता नाही बोलू शकत मला भरून नमस्कार आपण ऐकत आहेत रेडिओ पुनेरी आवाज वन झिरो वर एक मुलाखत आपल्या बरोबर आहे आशा सुरेश चौगुले आणि त्यांनी आपला वडिलांना आठवण केलं आणि त्यांच्या जे प्रेमल जीवन कहाणी आहे त्यांनी आपल्या मुखातून आपण ऐकलं की ते एकदम भावीभोर झालेत शेवटी आपला जे नातं असतो आई वड़ीलो कू दे एक प्रेमल धागा बरोबर बराबर आतो नीत आठवन है आठवन का अजुन जास्त आठवन वाड़े तर या अपन आता एक सुंदरस गाते अपना शब्दा जेव वडिलानी जेबा प्रेम संगित कि जेवे आवे हॉट वरती बसु एक गाना ऐकत होते बाबुल की तु आई लेते जा गा ऐकू अपन ऐकत रेडियो पुनेरी आवाज वन जीरो आनंदी रहा आनंद लुटा दुय लती जा।, जा तुझ को सुखी संसार मिले बाबुल की दुआएं लेती जा, जा तुझ को सुखी संसार मले मॅके की कवी में इतना प्यार मिले बाल की दुआएं लेती जा जा सुखी संसार झुला तुझको बह मेरी की तरह मेरे बाग की ऐ नाुक डाली तुझे हर पल न बहारे मे के ससुर खे माथे पे खुशी का ताज रहे कभी जिसकी जोत ना हो तुझे ऐसा रूप खुशार मिले मे की कभी नाद आसुर में इतना प्यार पाय कभी मेरी लाडली पाऊस उस द्वारसे दुःख दूर रे जिस द्वारसे तेरा द्वार मले मी कभी नाद आे ससुर मे इतना पार बाबुल की लेती जा जा तुझ सुखी संसार मी बाबुल की लेती जा नमस्कार आपण ऐकत आहेत रेडिओ पुनेरी आवाज 107.8 झिरो वर एक मुलाकात फारच सुंदर गाणं तुम्ही ऐकलं आणि कुठेतरी आपलं जे प्रेमाल नातं आहे तुम्हाला आठवण आला असेल <laughs> <laughs> <laughs> एक गाना पण एकदम सुंदर आहे मोहम्मद रफी साहेबांनी फारच हृदया त्यांनी ते गाणं मांडलेलं म्हणून oh. जेव्हा जे गाणं सुरू होतो तेव्हा ते एकदम लयरी असते <laughs> आणि आपण त्याच्यामध्ये वावरत असतो तर आता परत एकदा आशा सुरेश चौगुले यांच्याशी बोलूया आणि असं आपल्या जीवनामध्ये बरेच लोकं असतात आई वडील सोडूनही जेव्हा आपण डायरेक्ट फील्डमध्ये येतो जेव्हा आपण स्वतःच्या जीवनावर काय करायला लागतो किंवा आपला संसार स्वतः सुरू करतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की काय करायचं आता आणि त्याच्यामध्ये कुठेतरी आपण दिवस जाता जाता, जाता आपण असं वाटतो की काही चांगले लोकं भेटतात काही वाईटही भेटतात दोन्ही एक्सपिरियन्स आपल्याकडे येत असतात तर असं मला म्हणायचं म्हणजे एक प्रेरणादायी व्यक्तित्व तुमचं लग्न झाल्यानंतर तुम्ही इकडे शिफ्ट झालात तेव्हा तुम्हाला असे कोण व्यक्ती आहेत ज्यांच्याशी तुम्हाला म्हणजे प्रेरणा मिळालं जीवन जगण्यासाठी त्याला आपण करू शकतो प्रेरणा म्हणजे मी नवऱ्यासाठीच मी म्हणू शकेन कारण माझ्याकडे जी जिद्द नव्हती ती माझ्या नवऱ्याकडे जिद्द होती माझ्या नवऱ्याकडे अजूनही म्हणजे त्यांच्या त्यांच्याकडं भरपूर असं म्हणजे ताकद आहे सगळ्या गोष्टीची ताकद आहे पण एक काही कारणास्तव त्यांना म्हणजे ते पुढचं पाऊल वगैरे काही उचलता येत नाही तरी पण जे काय आहे ते जिद्दी आहेत आणि त्यांनी मला जिद्दी घडवलं त्यामुळे मी आज जे आहे <laughs> मी माझ्या बाबांनंतर मी त्यांना प्रेरणा देऊ शकते अच्छा अच्छा <laughs> <laughs> त्यांची ते एक चांगलं म्हणजे बरेच काही गुण असेल एक जे आवडत गुण आहे ते सांगा त्यांचं आवडतं जे गुण आहे म्हणजे एक मी असं सांगू शकते की बाबा ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे कसं असं संसारात काही जरी कमी का झालं पडल्या की एखादी बाई आपली हातबल होते की काय करू काही नाही तशा आजपर्यंत गोष्टी त्यांनी मला असं म्हणजे कधी करू दिलेल्या नाहीयेत आणि त्या जाणीव कधी करून दिलेल्या नाही आहेत सगळ्या गोष्टी मला म्हणजे शेअर हा मॅनेजही केले आणि त्या शेअरही केलेल्या की बाबा हे असं नाही असं असं नाही असं म्हणजे जेवढं म्हणजे इतरांनी मला माझ्या आई सुद्धा म्हणजे मला समजून सांगितलं नाही तितकं म्हणजे मला माझ्या नवऱ्याने समजून सांगितलेलं त्याच्यामुळे मी नवऱ्याला मी कुठंच हे दोषी ठेवू शकत नाही किंवा मी त्यांना नावही ठेवू शकत नाही <laughs> आणि आता विचारायचं एक महिला असला का घरी आहे जसं समर वेकेशन असतो सुट्टी असत तर आपण काही ना काही क्रिएटिव्हिटी करत असतो तर तुमच्या हॉबीस मना, क्रिएटिव्हिटी म्हणा काय काय आहे तसं महिलांसाठी भरपूर काही करण्यासाठी आहे पण महिलांची इच्छाशक्ती पाहिजे इच्छाशक्ती जर असेल तर सगळ्या सर्व गोष्टी सगळ्या होऊ शकतात शिक्षणातच पाहिजे अशा काही नाही आहे न ना शिकून सुद्धा आपल्याला काहीत नाही काहीतरी करू शकतो आपण फक्त आपल्याला इच्छा पाहिजे आणि पाठबळ पाहिजे पाठबळ जर एखाद्याचं जर असेल ना आपोआप आपण उप पुढे उप जाऊ शकतो पाठबळ नसेल तर आपण पुढे नाही जाऊ शकत कुठले हु. कुठले हॉबीज आहे तुमचे म्हणजे काय काय करतात तुम्ही मी कपड्यांचं करते परत कुरुड्या पापड वगैरे ह्याचं करते माझ्याकडं पैठणी आहेत जवळपास नाही म्हटलं तर मग काही गोष्टी आपल्याकडं काय म्हणतात ते हर्बल लाइपच आहे माझ्याकडं तसं गोष्टी करण्यासारख्या बरंच आहेत पण माझ्याकडे आता सध्याला दोन चार गोष्टी आहेत माझ्याकडं मी एवढ्या करू शकते मी घर सांभाळत त्या गोष्टी करते <laughs> <laughs> आणि म्युझिक वगैरे काय तुम्हाला कुठला म्युझिक आवडतो क्लासिकल भक्तिमय किंवा रोमॅन्टिक कोणते गाणं तुम्हाला तसं मला रोमँटिकच आवडत रोमॅन्टक मध्ये कोणतं गाणं खास तुमच्या एकदम हृदय स्पर्श करणार आहे मारा <laughs> निसर्गावरतीच <laughs> निसर्ग राजाच अच्छा तीछ। अच्छा <laughs> निसर्ग राज <राजादस। laughs> कुर्याने हसलेते जुड़े हल्ले शब्द न जुड़े चुकले रे माझा कु मनाल रे कु मनात लपल रे कु मना player kuni maja mana talap तुझं मनही भिजलेल प्रेमान प्रेमान प्रेमान प्रेमान, प्रेमान। निसर्ग राजा ऐक सांगतो गुप्पीत जपलै र पुण्यमाच्या मनात लपलंय र पुण्यमाच्या मनात लपलंय निसर्ग राजा ऐक सांगतो दिसला, दिसला असला प्रेमात बहणा कसला असला तो भोळा प्रीत अशी तर रीत अशी का प्रीत अशी तर रीत अशी का कोडे पडले रे कुणी माझ्या मनात लपलं रे कुणी माझ्या मनात लपलं रे कुणी माझ्या मनात लपलं रे कुणी माझ्या मनात लपलं रे निसर्ग राजा एक अपने एक रेडियो पुनेरी आवाज 107.8 जीरो सेवन एक एट एफ एम वालाकात आशा सुरेश चौगुले अपने बराबर है आना निसर्गा गाने आवड़ता बरचा गोषी है अपन जीवनामें का इच्छाशक्ति का ही करू शकता एक महिला अंदर असच नहीं कि भाई तुम्हें अभ्यास खूब के डिग्री आया पाजेअ अस नहीं है पन एकदा तुम्हें का ही कराए मनाल ते होऊन जाते पण त्याच्यासाठी तुम्हाला लागणारी आतून तुमचं स्वतःच्या जिद्द पाहिजे आणि जिद्दी असावा तेव्हा ते तुम्ही करू शकता तर बिझनेस करताना घरून तुम्हाला कसं का से काय सक्सेस मिळाला किंवा सुरुवातीला काय वाटत होतं सुरुवातीला काही थोडस म्हणजे थोडस त्रासदायक होतं आपल्याला म्हणजे आपल्याला अपेक्षा आप काय असते की बाबा जे का आहे ते एकदम सगळं आपल्याला मिळायला पाहिजे थोड्या थोड्यावरती आपण पाहत नाहीये कधीच थोड्यावरती आपण थांबत नाहीये पण ते म्हणतात ना थेंबे थेंबे तळेसाचे तसा प्रकार हा प्रकार असतो आपल्यातला मग ते ह्या सगळ्या गोष्टी मला सांगितलेल्या आहेत बाबा पहिल्याच आधी सांगितलेले जे काय आणि माझे वडीलच मुळात कॉन्ट्रॅक्टर त्याच्यामुळं त्यांच्यानं मी ह्या सगळ्या गोष्टी शिकत आलेल्या आहेत आणि हळूहळू ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव ही आजूबाजूचा परिसर इकडून तिकडून पाहिल्यामुळे मला सगळ्या गोष्टी अनुभव आल्या म्हणून मी त्याच्यात आणि समजा आपल्याला आता बरेच लोक ऐकतात आणि पुणेरी आवाज ऐकणारे आपले पुणेकर म्हणजे आपली माता बहिणी पण ऐकत असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही जसं समजा एक छोटा परिवार आहे मिडल क्लास फॅमिली आहे आणि एकटा व्यक्ती जसं काम करत असतात आणि सात आठ लोक त्यांच्या त्यांच्यावर एक निर्भर असतात मग अशा वेळी एक महिला म्हणून सपोर्ट करायला आपण घरातून काहीतरी छोटा मोठा बिझनेस सुरू केला तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगणार कसं सुरू करायला पाहिजे कसं आपण संसार हा फक्त एकट्यावरती होत नसतो टाळी एका हाताने वजत नाहीये दोन्ही हाताने टाळत त्यासाठी मी महिलांना एवढंच सांगू शकतो की बाबा तुम्ही महिला म्हणून फक्त नवऱ्यांवरती तुम्ही अपेक्षित किंवा अवलंबून राहू नका तुम्हीही तुमच्या हातपाय हलवा काही नाही काहीतरी गोष्टी तुम्ही करा फक्त शिक्षणानेच आपण मोठं होत असं नाहीये बाहेरच्या ज्ञानाने सुद्धा आपण मोठं होऊ शकतो घरी बसून आपल्याला बरेचशा उद्योग आहेत लघु उद्योग आहेत बरेचशा असं बरेच गोष्टी आहेत आजकाल आपण करायचं म्हणलं तर आज फॉर एक्झाम्पल कसं काय करता येईल सुरुवात छोटे छोटे स्टेप्स लोणचं आहे पापड आहे कुरुडा आहे आपलं ह्यातल्या ज्या ज्या गोष्टी डबे म्हणा आजकाल पोनेरी डबे वगैरे इथं फेमस झालेले आहेत वरण भात चपाती पोळी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सुद्धा आपण एका पाठी मग एका डब्याला साठ रुपये आहे एकापाटी मग जर दोन व्यक्तींचे जर डबे जरी पकडले आपल्याला तरी सात एक हजार रुपये होतात महिन्याला त्यातनच हळूहळू आपण मोठे होऊ शकतो ना आपण घर आधार ना व्यक्त करता अपने लिस्नर्स जे खास श्रोता मित्र ऐक अच्छा एक सीम्पल टीप मन आशाजी ने संगित कि तुम्हें कुछ लिजनेस शुरू करू शरत शुरू करू श जस लोनच है पापड़ है कि डब्बा ही तुम्हें व्यवस्थित सुरू करू शकता सुरुवातीला तुम्हाला एकदम मोठा बिझनेस करायचा असा काही होणार ना पर नाही परंतु एक स्टेप म्हणून थोडा थोडा करू शकता एक डबा दोन डब्बा तीन डबा असा ते रॅग्रॅज्युअली वाढत जाईल किंवा लोणच्या पापडी आपण बनवलं घरी तर सुरुवातीला आपल्याला ते घेऊन मार्केटिंग करायला थोडासा कमीपणा वाटेल पण असं वाटून घ्यायचं नाही आपण हा तो थोडासा ते आपण डोक्यातून काढून टाकायच्या आणि घरून आपण समजा एक शंभर शंभर ग्रामच्या प्लास्टिकच्या बाटले आणले काचे बाटले आणले त्याच्यामध्ये आपण लोणचे वगैरे भरून त्याला आपण मार्किंग करून ते तुम्ही शिरू करू, करू शकता कुठेही म्हणजे एक दोन चार लोकांनाही जरी तुम्ही आपले जे रिलेशन आहे आपले जे मैत्री आहेत मित्र आहेत त्यांच्याशी तुम्ही पहिले एक सुरू करू शकता तेजन हलूह तुम्चा प्रोडक्ट चांगला अल तो तुम्हारा थोड़ा जिद्दीपना पाजे जस सुरूम एक आशाजी ने संगित कि आप जिद्द आल तो अपन करू शको न नहीं मग का गोष्टी आप करता सुद्धा सुध्धाला सक्सेस मिलत नहीं कारण का अपन तैयार थोड़ा सा पूरे पाउल टाकत नहीं घराबर जाऊन कोल आप थोड़ा सा लज वाटल सारा वाटो का बोला पनते सग्या गोष्टी अपने नहीं सा बिजनेस मजे एकदम समर्पण भाव पाजे तला बर काय की जो लाजला तो संपला <laughs> तो संपला <laughs> <laughs> <laughs> म्हणून आपण जो ढर सोमवार घ्या असंही म्हणतात ते घाबरायचंही नाही लाजायचंही नाही परंतु महिलांना उद्योग भरपूर आहेत फक्त करण्याची इच्छा पाहिजे इव्हन असं म्हणतात की लिज्जत पापड आपण एक्झाम्पल आपला बरोबर एक छोटासा कंपनी सुरू झाली पण त्यांचं एक लक्ष होतं की फक्त महिलांना टार्गेट केलं आणि त्या महिलांना घरून त्यांनी सगळं काय त्यांना शिकवलं आणि ते, ते, ते शिकवल्यानंतर त्यांचे एक टेक्निकली साउंड म्हणजे आपण घरी ते कामं करू शकत नाही परंतु त्या कंपनीद्वारा जे पण आपल्याला मार्किंग देतात आणि टार्गेट देतात ते आपण पूर्ण करतो काही महिला जे लिज्जत पापडसा आहे असोशिएशनमध्ये आहेत त्यांच्याशी एकदा तुम्ही जाऊन भेट द्या नुसतं बघून या ना काय करतात कसं करतात एक दोन दिवस ते बरबर राहल तरी आप ले ले पड़तो कि कसारीति का काम होतो होत आशा ते माल पोचल जो कसा रीति अपने पेमेंट मिलते माझ्याकडे एक काम होत मायक्रोन धागा आहे त्या धाग्यापासून बऱ्याचशा गोष्टी आपण बऱ्याचशा वस्तू सुद्धा विणू शकतो बनवू शकतो बॅस्केट म्हणा आरसे म्हणा फ्लॉवर पार्ट म्हणा ह्या सगळ्या गोष्टीसाठी आहे ना माझ्याकडे महिला कामाला होत्या अच्छा हां त्या महिलांना म्हणजे मी एका एक वस्तूच्या पाठी मग 20 रुपये द्यायचे अशा माझ्याकडे महिला जवळपास नाही म्हटलं तर 20 एक महिला कामाला होत्या मी बाहेर पडलेले <laughs> एकच बिझनेस मी एकसारखा चालू नाही ठेवते की बाबा जेवढं झालंय आपल्याला तेवढं ठीक आहे त्याच्यानंतर दुसरं आपण चालू करायचं तर ठीक आहे असं एक चांगलंच उदाहरण आपल्याला आशाजीने दिलं तर आशा व्यक्त करतो तुम्हाला बरीच काही गोष्टी जे माहिती पडल्या असेल आणि घरून तुम्ही सुरू करू शकता असे छोटे छोटे बिझनेस आणि आपल्या परिवाराला एक सपोर्ट म्हणून आपण काम करू शकतो आणि पुढे आपल्याला चान्स भेटल तर आपण मोठा उद्योग त्याच्यामध्ये सुरू करतो आणि मुलं पण घडतात की बाबा आपल्या वडील कष्टाळू आहेत हे त्यांना आपण मेसेज देऊ शकतो आणि आपले मुलं असं म्हणजे वाया नाही जाणार आहे की बाबा आपल्या म्हणजे मुलांच्या नजरेत सतत आपण काही नाही करतोय हे आणि त्यांनाही वाटतो की आपण आई वडील आपल्यासाठी एवढं करतात तर आपल्याला हे काय करायला पाहिजे करायलाच पाहिजे असं म्हणून त्यांच्या डोक्यात ही ते एक संस्कार म्हणू शकतो एक विचार म्हणू शकतो आपण त्यांना देऊ शकतो तर जाता जाता एकच म्हणणार की एक मॅसेज म्हणून किंवा प्रेरणादायी काय गोष्टी असेल स्टोरी किंवा एक वाक्य असेल तुमच्याकडे जे तुम्हाला मोटिवे करत ते असे काही गोष्टी असल्या तर नक्कीच सांगा माझ्या मिस्टरांना माझ्यासमोरच घरामध्ये त्यांना थोडंसं म्हणजे झटका आला होता आम्ही दोघंही बोलत होतो चेष्टामस्करी आमची दोघांची चाली होती आणि चेष्टामस्करी करता करता त्यांना अचानक चक्कर आली चक्कर आली आणि ते खाली बसले बसल्यानंतर आहे ना एकदम पडल्यानंतर त्यांना म्हणजे जे काय आहे ते पुढची प्रोसेस मला सांगता पण येणार नाही सांगण्याच्या पलीकडेच झालं होतं पण तो एक वेळ एक काळ असा होता त्या दिवशी रविवार होता रविवार असल्यामुळे सगळे हॉस्पिटल बंद रिक्षा कुठे नव्हते आजूबाजूच शेजारचे आमचे जागळे काका म्हणून होते त्या जागडे काकांची रिक्षा आली ती रिक्षाही चालू व्हायला लवकर तयार नव्हते माझे मिस्टर काही आवाज देत नव्हते काही बोलत नव्हते काहीच करत नव्हते सगळे घरातल्या मी आवाज दिला सगळ्यांना बोलवलं सगळ्यांची प्रत्येकाची प्रयत्न चालू होते पण मिस्टरांचा आमचा रिस्पॉन्स येत नव्हता त्याच्यामुळे रिक्षात घालून त्यांना नेईपर्यंत म्हणजे रिक्षा हॉस्पिटलला जाईपर्यंत तिथंपर्यंत जाईपर्यंत जवळपास तीन ते चार वेळा रिक्षा बंद पडली आणि माझी त्यावेळेस मुले एकदम लहान होती मोठा सात वर्षाचा असेल आणि छोटा दोन अडीच वर्षाचा असेल तो जो प्रसंग जो आहे तो खूप वाईट प्रसंग होता आणि तो नेहून त्यांना आयसीयू मध्ये ते टाकलं आणि तिथून मग त्याच्यानंतर आम्ही त्यांना सगळे व्यवस्थित करून वगैरे घरी आणले जीवनामध्ये बरेच प्रसंग येतात आणि कुठे कुठे असं वाटतो की ऍट द एंडिंग पॉईंट ऑफ द लाईफ आपण जाऊन परत येतो आणि परत आल्यावरती आपल्याला एक आनंद मिळतो तर आजच्या या मुलाखतमध्ये आपण बरेच गोष्टी त्यांच्याकडून ऐकलं त्यांच्या शाळेचं जीवन टीचर्सचं त्यांनी नावं घेतले आज पण त्यांना त्यांचे टीचर्सचे सगळ्यांचे नावं आठवणे संपर्क पण आहे प्रेरणादायी व्यक्तित्व म्हणजे ते आपले मिस्टरांना मानतात त्यांच्याकडून बरेच काही त्यांना शिकायला मिळाला सपोर्टही मिळाला मेंटली आणि फिजिकली सपोर्ट त्यांना मिळत असते त्याच्यामुळे ते एकदम आनंदीत राहतात आणि कुठल्याही गोष्टी त्यांच्या समोर ते विचारून त्यांना क्लिअर करता येतो आणि एक मेसेज मारून त्यांनी जे शेवटच्या स्टोरी आपल्याला सांगितली कुठेतरी एक प्रेमबल बंधन आहे आणि आमच्या नवरा वरूनच असं आहे की ते जरी आज बाहेर जरी कुठं जायचं झाले किंवा त्यांना काही करायचं असेल तर ते मला विचारल्याशिवाय कधी एक सपोर्ट है एक दुसर जीवना मध्य ज्यादा जीवन एक विश्वास वरती व्यवस्थितपने आनंदमय जीवन आनंदमय संसार करू शको तो मित्रों एपिसोड योडे आशा व्यक्त करते हो कि तुम्हारा बरेच का अपने फैमिली लाइफसा बरेस का टिप्स मिला बरेज कई गोषी तुम्हारा ऐका अलत कि तुम्हारा यपिसोड में बरेस का गोषी शिका मिलत आल जवड़े मनारे तुम्हारा प्रोग्राम आवड़े तो नक्की सैवेन टू वन नाइन वन नाइन ट्रिपल जीरो फाइव वरती मेसेज करा तुम्चा प्रतिक्रिया सगा आज एपिसोड में बस एवं अपने ईकते हैं रेडियो पुनेरी आवाज वन जीरो आनंदीर आनंद लुटा धन्यवाद धन्यवाद